वाल्मिकिरायण अयोध्याकांड सर्व अठ्या हे बारकाईने सर्व भरत्यासह इंगुरी वृक्षाच्या मुळाकडे आला आणि त्याने रामाची शैया बघितली तो सर्व माताना म्हणाला त्या महात्म्याने येथे भूमीवर पडून रात्र काढली ही पहाशय्या येथे दडपली गेली महाराजांच्या कुळात महाभाग्यशाली धीमान दशरथांच्या पोटी जन्माला आलेल्या रामाने भूमीवर झोपावे हे बरे नव्हे अगोदर कातळे पसरून आणि त्यावर उत्कृष्ट बिछायतीचा ढी टाकलेल्या उत्तुंग मजल्यावर गच्चीवर सोन्या रूपाने मढवलेली भूमी असलेल्या उत्कृष्ट बिछायत अंथरलेल्या नाना प्रकारचे फुलांचे ढीक केलेल्या चंद्रने आगुरूचा गंध पसरला असताना पांढरट अभ्रकाच्या प्रकाशात पोपटांचा थवा बोर असताना शीतल आणि सुगंधी केलेल्या मेरूसारख्या सुवर्णाच्या भिंती बनवलेल्या सर्व श्रेष्ठ प्रासादात झोपणारा आणि गीतांच्या आणि वाद्यांच्या घोषा अलंकारांच्या नादानी नित्य जागा होणारा आणि प्रातकाळी अनेक बंदींच्या आणि सुतमागांच्या स्तुतीने आणि गाथाने उठवणार रा, उठणारा राम भूमीवर कसा बरे झोपला असेल त्या ठिकाणी माझा तर यावर विश्वासच बसत नाही हे मला खरेच वाटत नाही माझ्या मनाला खरोखर भ्रम झाला असला हे खरोखर स्वप्नचे मेते दशरथे दबर्त बलवत्तर विदेह राजनी कन्या दशरथा प्रिय सून भूमि भ्रत्या कुशीर वर्ण दिशा कठिन उघा भूमि वात्राने ही सारे गवत सुरड़े दिस कल्याणी सीता या शय्यावर अलंकारा झोपडी होती असे वाटते कारण सोन्याचे कण चिकटलेले दिसतात त्यावेळी सीतेने उत्तरी अंगावर लपेटले कारण त्याचे पतीची सुखाची शय्या मिळाल्यामुळे बिचाऱ्या कोवळ्या पतीवृत्ता बालिका मैथिलीला दुःख जाणवले नसेल असे वाटते हाय हाय जळ माझे केवढा मी क्रूर माझ्या करता भारी या राघवाला अनाथाप्रमाणे अशा शय्यावर झोपावी लागली सार्वभौमकुळात जन्मलेला सर्व लोकाना सुखदायी सर्वांना प्रिय असणारा इंदीवर कमळासारखा सावळा लाल नेत्रांचा प्रियदर्शी सुखच ज्याच्या वाट्याला यावे कधीही दुःख वाटेला येऊ नये असा राघव भूमीवर झोपला ना लक्ष्मण आहो भाग्याचा खरोखर तो धन्य कारण विपत्तीच्या काळात तो राम याच्या सोबत राहिलाय वैद्यही पतीबरोबर वनात गेली की कृतार्थ झाली आम्ही सगळे त्या महात्म्याला मुकून संशयाला पात्र झाले होते दशरथ स्वर्गाला गेले आणि रामाने अरण्यवास पत्करला या पृथ्वीला कोणी कर्णधारच राहिला नाही त्यामुळे मला ते शून्य वाटते तो वनात राहत असून सुद्धा त्याच्या बाहूंच्या शक्तीने ही पृथ्वी उत्तम रीतीने रक्षिलेली आहे तिची कोणी मनातही इच्छाधारीत नाही पण ती राजधानी भोताच्या तटांचे रक्षण असूनही शून्य हत्तेसलेली वेशी संकटात सापडलेली उघडी पडलेली अशा राजधानीकडे विष मिश्रित अन्न असावे त्याप्रमाणे शत्रू सुद्धा ढमकून पाहत नाही आजपासून मी भूमीवर किंवा गवतावर झोपे जटा आणि वलकले घालून नित्यकंद खाऊन राहीन याचा त्याचा यापुढचा काळ मीच आनंदाने शत्रुघ्न राहील माझा ज्येष्ठ बंधू लक्ष्मणासह अयोध्येचे पालन करेल अयोध्येत द्विज काकुत्स रामाला अभिषेक राज्याभिषेक करतील माझे मनोर देवता खरे करतील का मी स्वतः खाली मस्तक टेकून त्याची नाना प्रकारे विनवणी करीत असताना सुद्धा जर तो न मानेल तर मी कायमचा वनवासी रामासोबतच होईन तू माझ्या उपेक्षा करू शकणार मी अयोध्याकांडाचा अठ्ठ्याऐंशी वासर्ग समाप्त